विंध्य वृद्धिंगत होतो, असे सांगून नारद निघून गेला तेव्हा इकडे विंध्य चिंतातूर झाला तो मनात शोक करू लागला मेरुवर कसा विजय मिळवावा याचा तो विचार करू लागला तो स्वतःशी म्हणाला माझ्या सामर्थ्याचा धिक्कार असो असा विचार करीत असताना त्याच्या मनात एक कल्पना आली पण ती अपराध घडवणारी होती ग्रह नक्षत्र या सह सूर्य मेरूला प्रदक्षिणा घालत असतो म्हणून तो गर्व करीत आहे पण मी त्याचा मार्ग अडवला तर सूर्य प्रदक्षिणा कशी घालील त्या पर्वताचंही गर्भहरण होईल असा विचार करून विंध्य शिखरांसह आकाशाकडे वृद्धिंगत होऊ लागला रात्र प्रभात झाली सूर्य उदयगिरीवर आला चंद्र विकासी कमले मिटली सूर्य विकासी कमले उमलली सर्व लोक नित्यकर्मे करू लागले हव्य कौव्य भूतबली वगैरे देवकृत्ये पूर्वाह्ण अपराह्ण मध्यान्न वगैरे कालाचे विभाग करणारा तेजस्वी सूर्य दक्षिणेकडे सत्वर निघाला पण रथाचे अश्रू पुढे जाईनात अरुण म्हणाला हे भानो विंध्याने उन्नत होऊन गगनाचा मार्ग अडवला आहे तो मेरूशी स्पर्धा करीत आहे अरुणाचे हे वाक्य ऐकून सूर्य विचार करू लागला तेथे सूर्याने विचार केला पर्वतही गगन मार्ग अडवू शकतो दैव बलवत्तर आहे यात शंकाच नाही राहुचा बाहूत सापडून व्याकुळ झाल्यावर तो स्थिर राहत नाही पण मार्गच कुंठित झाल्यामुळे आता काय करावे लोकपालांनाही कोणाला शरण जावे हे समजेना कारण चित्रगुप्त वगैरे सूर्यामुळेच काल जाणू शकतात सूर्याला पर्वताने अडवल्यामुळे स्वहाकार स्वधाकार नष्ट झाला सर्व जग नष्ट होण्याची वेळ झाली निद्रेमुळे नेत्र मिटले पश्चिम आणि दक्षिण या भागातील सर्व लोक दीर्घ रात्रीत पडले पूर्व आणि उत्तर यामधले सर्वदा दिवस निर्माण झाला उत्पात होऊन प्रजा नष्ट होऊ लागली तिचा सर्व बाजूनी संहार होऊ लागला सर्व जगात हाहाकार उडाला जग स्वतः आणि काव्य याविरहित झाले इंद्र वगैरे देवसुद्धा आता काय करावे असे म्हणून उद्विग्न झाले अध्याय तीसरा समाप्त